पुढाने नामो विघ्नसागर शोषणे ध्या स्थिरे चित्तेन गणेशं सर्विद्धिद बुद्धिप्रकाशकूर्ण योगिनाथित स्वानंदेशेशान महावाक्यस्विण तत्व्या प्रतिधरं सिद्धिबुद्धियुतं वजे सिंदूरो धूलितांगं तिलकविलसितं चारुगौरांगरागम गाणे साक्षा दंतं स्मितमुखकमलमुराबजाजाबाहुं यलम शुद्ध काशाय योगींद्रं श्रीगणेशं परमगुरुवार गाणपाचार्य मंगलमूर्ती मूरया श्रीमद्गिरीजा सुत योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमद् गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमदुशारी योगींद्र महाराज की जय श्रीमद हैरम्बराज सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्री नगन भैरव राज महाराज की जय श्री संत श्रेष्ठ महाराजी महाराज की जयवाद महर्षी मुद्ग दक्ष प्रजापतीला गणेशचरित्र सांगताना चतुर्थखंडाचा विचार चाललेलेला आहे जे सार्वत्रिक लोकांना माहीत असणारं ख्यान उमांग मलच याचा वर्णन काल करण्यामध्ये आलं परंतु आज त्यांनी त्याच्यामध्ये पुष्कळ भर घातली चार अध्याय पुढे हे वर्णन करण्यामध्ये आलं दक्षप्रजापतीने सांगितलं आहे ही कथा आपण मला विस्तारपूर्वक सांगा भगवान शंकराच्या घरी आजपर्यंत आठ आज कोटी अवतार गणेशाचे झाले ज्या ज्या वेळेला जशा काही पद्धतीमध्ये अडचण उत्पन्न झाली त्या तंत्राप्रमाणे परमात्मा अवतार धारण करते झाले आणि ती वेळ निभली म्हणजे तो अवतार संपला परंतु शिवपार्वतींनी फार मोठं तप केलं आणि त्या तपाच्या माध्यमातून आपला एक अवतार आमच्या जीवनमानपर्यंत आमच्या घरी असावा अशी प्रार्थना केल्यामुळं कथेला फार महत्वपुरा प्राप्त ही कथा अतिशयन मुदगल पुराण गणेश पुराण मध्य ही, आए, ही, ही जीवन माना है वह जास्त विचार केव राजी पार्वती पूर्वजन्मा दक्ष प्रजापति की मुलगी होती शिव आज्ञा न ईकल त्या दक्षज्ञामध्ये जाऊन स्वतःला जाळून घेतली तीच दुसऱ्या जन्मामध्ये हिमाचला घरी जन्माला आल्यामुळं आणि शंकर आपले पती असावेत म्हणून तप करत असल्यामुळं भगवान शंकर म्हणतात एक काळी मला न विचारता गेलेली आमच्या आज्ञेची किंमत नसणारी ही तिच्यावर मी कदापी कृपा करणार नाही बरंच वर्ष तप झालं ऐंशी वर्ष पुराणकारांना संख्या सांगण्याचा काही दिवस वाटत नाही का काही नाही धनान संख्या सांगतात दहा हजार पाच हजार पन्नास हजार तप किती केला ऐंशी हजार वर्ष लग्न होण्याकरता आणि तरी शंकर प्रसन्न नाहीत ते नाहीच त्यामुळं नाईलादानी राजा हिमाचल म्हणजे तिचे पिताजी तिला उपदेश करते झाले की तू नारदा सारख्याकडून मार्गदर्शन घेऊन मग काय करायचं ते कर देवर्षी नारद म्हणतात देवी तू गणेशाराधन कर का म्हणजे काम होईल आणि तिनं श्रावण शुद्ध प्रति चतुर्थी पासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी पर्यंत गणेश पार्थिव व्रत केले या पार्थिव व्रताच्या माध्यमातून शिव बुद्धी झाला आणि भगवान शंकर तिला वरदान देण्याकरता एका ब्रह्मचारी वेशामध्ये प्रगट झाले शिवनिंदा वगैरे पुष्कळ केली आणि ती त्या आश्रमातून निघून जात असताना प्रसन्न झाले आणि म्हणतात अध्य प्रभृत्य वनतांगीत आजपासून मी तुझा दास म्हणून राहील परंतु तू माझ्या बरोबर लग्न कर भार मे भव कल्याणी त्यावेळेला ती म्हणते असं असेल तर मग आला आपण माझी मागणी घाला माझ्या पिताजीला आपण मागणी घाला त्रैलोक्याला देणारा परमात्मा आज स्वतः घेण्याची वेळ आली असताना याचक म्हणून गेले एक नर्तक म्हणून गेले नट म्हणून गेले उत्कृष्ट प्रकारचं नृत्य केलं अप्रतिम प्रकारचं गायन केलं राजा हिमाचला प्रसन्न करून घेतलं आणि हिमाचल म्हणतात माझ्या स्वाधीन आहे ते तू गे त्यावेळेला उमान दे नगाधीश नान्यम याचे वरम परम हे नगाधीश तू मला उमा अतिशय राजा चिडा एक सामान्य गायक एक वादक कितीही मी सहज म्हटलं की काय पाहिजे ते मार याचा अर्थ राजकुमारी मागतो म्हणजे काय परंतु राजकुमारीच बाहेर आली आणि म्हणते पिताजी हो म्हणा हे स्वतः शंकर आहेत त्यावेळेला हिला वरदान मिळालं की तुझ्या अंगाचा जो मळ अनुष्ठान केल्यामुळं हे जे शरीर खराब झालं याचा मळ सर्वपूज्य होईल शंकराधिकांना सत्यसंकल्प सिद्धीचं दान परमात्मा गणेशाकडून मिळालाय आणि त्यामुळं ते आपल्या स्थानावर स्थिर आहेत त्यांच्या शब्दाला मान देणं आवश्यक होत आता याच्यामध्ये अनेक कथा गुरपटल्या गेलेल्या आहेत आपल्या इथे महेशरावाचा राजा होऊन गेला फार मोठा राजा झाला <coughs> एक दिवस शिकारी करता गेला असताना कधी तिथे प्राशर नावाच्या महर्षीचा आश्रम असला पाहिजे मार्शिप राशींच्या आश्रमामध्ये जेव्हा तेव्हा तो अवतार संपला तेव्हा त्यांनी एक गजाननाची मूर्ती मांडलेली सगळे देव या मूर्तीच्या पूजे करता येत असत आणि स्वर्गाचे फुलं वगैरे वाहत असत अशा तंत्रामध्ये जेव्हा पूजा त्या राजाने पाहिली तेव्हा फार आनंद वाटला की इथे देव येतात आणि देव या मूर्तीची पूजा करतात आपणाला ते कसे दिसतील म्हणून त्या महेश नावाच्या राजानी आपल्या गुरु महाराजांना विचारलं की मी त्या मंदिरामध्ये काल रात्री मुक्कामाला होतो तिथे देवता येतात याबद्दल शंका नाही त्यांचे फुलं इतके काही अप्रतिम आहेत कि तसे कुठेही आम्हाला पाहायला मिळाले नाहीत आमच्या बगीच्या मध्ये अशा त्या सगळ्या देवांचं दर्शन व्हावं अशी माझी अपेक्षा आहे गुरु महाराजांनी सांगितलं राजा भगवंता निर्मा मंदिरा मध्य सगल पखरु देवता अपने झोका यद्रीक्ष देव स्पर्श जमिनीला हो देवी एक खून है लक्षा जर कधी का भगवान दसला कि देव दिस तीन खूणा तुम्हें लक्षा मगस देव समझा पड़ा देव म्हटला की त्याचा भारत भारतभूमीशी प्रत्यक्ष संबंध इथे कुणा तरी आई बापाच्या पोटी जन्म घेतल्याशिवाय येत नाही देवाला स्वर्गातून येऊन आमच्या जमिनीवर पाय ठेवून उभा राहता येत नाही आमच्या जमिनीवर राहायचं असेल तर त्याला आमच्या इथे जन्म घ्यावा लागतो आणि भारतीय म्हणून जन्माला आला तर त्याला जमिनीवर पाय ठेवता येतो हे रीत देव कोणताही असो या तेहतीस कोटीपैकी कोणताही देव पृथ्वीवर कदापिव पाय ठेवलेला दिसायचा नाही ही देवाची सगळ्यात पहिली खून देव एकटक पाहत असतात देवाच्या पापण्या लावत नाहीत देव आपलक पाहत असतात ही देवांची दुसरी खूण आणि देवाची सावली पडत नाही देव पृथ्वी तत्वाचे नसल्यामुळं देव तैजस तत्वाचे असल्यामुळं देवांची सावली पडत नाही या तीन खुणा जर असल्या तरच देव आणि या तीन गुणा नसल्या तर त्याला देव म्हणायची काही गरज नाही नाही म्हणे तो देव आला होता माझ्याकडे सारखा पाहत होता मध्ये मध्ये डोळे मिटत होता ल असा देव नसतो नाही म्हण तो भारतभूमीवरच उभा होता जमिनीवर होता माझ्या खेळत होता बोलत होता नाही तसा देव नसतो हे देवाचं लक्षणच नाही देवामध्ये या तीन गोष्टी असल्याच पाहिजेत आणि त्याला देव म्हणायचं जेव्हा केव्हा आपल्या इथे एक राजकुमारी झाली ही राजकुमारी इतकी सुंदर होती कि हिच्या सौंदर्यावर देव बाळले आणि आपल्या आपल्या बायका सोडून स्वर्ग सोडून हिच्या प्राप्ती करता भारतभूमीमध्ये आले ही पोरगी इतकी निर्णयाची पक्की हिनं आपल्याच इथला एक राजा निवडला आणि त्याच्याबरोबर हिचे पत्र व्यवहार वगैरे झाले म्हणजे लग्नाच्या पूर्वी पत्र पाठवायची पद्धत भारतात अति जुनी आहे अति जुनी ही काही नवीन निघालेली नाही आणि काही कालेश कुमारीनी कोणा सुरू केली नाही काही के वर्ष हजार हा वर्ष आधीपासून ही पद्धत आपल्या देशात आहे त्या देवी दमयंतीने महाराज नला पत्र व्यवहार केला होता त्याच्याबरोबर तिचं ठरलं होतं परंतु या चारही देवांनी राजा नलाला गाठलं एका बाजूला आणि जाणीला तुझ्यावर तिचा अतिशय प्रेम आहे बद्दल तू वकिली कर आणि आमच्या चौघापैकी तिनं कुणालाही वरलं तरी चाले करता तू शिफारस कर राजा सांगितलं अजप दिसता अरे मी जर तिच्यावर प्रेम करतो तिचं जर माझ्यावर प्रेम आहे तर मी करता तिला सांगू की कसंही कर तू मला सोडून देण्यात माळ घात देवानी सांगितलं राजा तुला आमचं हे काम ऐकलं पाहिजे आमचं तिच्यावर फार लक्ष बसलं तर राजाने विचार हे खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे राजा म्हणतो माझ्याशी लग्न करू किती दिवस ती सुखाचा उपभोग घेऊ शकेल किती दिवस जगू शकेल या देवांच्या पैकी कोणाबरोबर लग्न केलं तर हजार हा वर्ष तिला नाना प्रकारचं सुख मिळेल की जे भारतभूमीवर मी तिला देऊ शकणार नाही तितकं सुख तिला स्वर्गात मिळेल मग माझी जर ती प्रेयसी आहे तर ती सुखात राहावी असं मला का वाटू नये हे उत्तम प्रेमाचं लक्षात नाही म्हणजे माझ्यावर तिनं प्रेम केलं मला पत्र पाठवलं आणि दुसऱ्याशी लग्न केलं मी तिचा नवरा मारी आणि तिलाही मारी काही प्रेम आहे असं कुठं प्रेमच ते तर हे प्रेमाचं खरं लक्षण हे आहे जेव्हा महाराज न ल म्हणतात मी तिच्या अंतःपुरात कसा जाऊ शकेल देवांनी सांगितलं तुला केव्हाही गुप्त होता येईल केव्हाही प्रगट होता येईल आणि ज्याला दिसावं वाटलं त्यालाच तू दिस इतरांना नाही नलानी सांगितलं हे तो फुटतात मजेदारवर मिळाला महाराज नलगुप्त झाले आणि देवी दमय तिच्या महालामध्ये प्रकट झाले तिच्या आनंदाला परावार राहिला नाही तिने सांगितलं माझ्या मनामध्ये जे ध्यान चाललं होतं ते प्रत्यक्ष साकारी झालं धन्य झाले मी आता राजा नल म्हणतात देवी पण मी एक दूत म्हणून आलो आहे या चौघ तुझ्यावर लक्ष बसलं आहे तू या बरोबर लग्न केलं तरी चालेल नलदमय की आख्यान अनेक पुराणा है अनेक कविनी पर सग्रतिम का दुसर काव्य सुद्धा, सुधा आयुष्याव्या जग मोटी कि तिना समुन सकता देवराज इंद्र तुझा प्रेम करते महाराज यम तुझ्यावर प्रेम करतात महाराज वरुण तुझ्यावर प्रेम करतात कुबेराचं तुझ्यावर प्रेम आहे या चौघांचा अधिकार फार मोठा आहे आणि हे चौघही अति सामर्थ्यसंपन्न देव आहेत माझ्या पेक्षा तुला सुख यांच्याकडून जास्त मिळेल तिने सांगितलं हे बाकीचं आपण मला सांगत बसण्याची गरज नाही आपलं माझ्यावरच प्रेम उडाल का एवढं फक्त सांगा मी आपल्याला पसंत आहे की नाही राजा नलांनी सांगितलं मला जितका माझा प्राण आवडत नाही तितकी तू आवडतेस तिने सांगितलं पुरं झाला जा आणि त्यांना सगळ्यांना सांगा की माझ्या मनात काय आहे ते तुम्ही देव असाल तर तुम्हाला कळायला पाहिजे नसाल तर मग काही आनंदाचं आहे सगळा राजानी तसाचा तसा, तसा निरोप या चौघाला सांगितलं हे सगळे चौघही जण दुसऱ्या दिवशी त्या सभेमधले राजा नलाचा वेष घेऊन बसत आणि एकसारखे पाच नल लाईन शिरशी आणि जेव्हा ती मंडपा मंडपामध्ये आली तेव्हा आश्चर्यचकित झाली त्याच्यातला आपला नल कोणता आणि तिनं पोथ्या ऐकल्या होत्या त्या विसरून जाण्याकरता ऐकल्या नव्हत्या तिच्या लक्षात होत कि देवांचे पाय जमिनीला लागत नाहीत मग यांचे आसनं वरते कोणाकोणाचे आहेत ते चव आसन जमिनीपेक्षा उंच आहेत आणि त्यांचा स्पर्श जमिनीला नाही तिने ना सांगितलं हे नंबर वार चौघण देवत आणि हा एक फक्त माझा नलाय याच आसन जमिनीला पक्क चिटकलेला आहे हा माझा आहे ते चौघ्याकडे एक सारखे पाहत होते तक, तक, तक, तक। याला एकट्यालाच ती सोय नव्हती हा मध्ये डोळे मिटवत होता पुन्हा पाहत होता तिने हा माणूस हे चौघ देव आहेत यांची दृष्टी आपला काय यांना पापण्याला मिटवता येत नाहीत म्हणून देव नेहमी सारखे डोळे वटारून पाहतच असतात देव डोळे झाकत नाही देवाने डोळे झाकले की आपल्या आयुष्यात सगळं झाकलंच म्हणून देव नेहमी पाहतच राहतो ही देवाची दुसरी खूप देवाला घाम येत नाही देव म्हातारा नसतो देवाची सावली पडत नाही कारण त्याच्यात पृथ्वी तत्व नाही ताई जसं तत्व असत आपल्या मध्ये जेव्हा पृथ्वी तत्व कमी होऊन ताई जसं तत्व वाढेल आपण जेव्हा योगी हो त्यावेळेला आपणालाही या पृथ्वी तत्वाचे कोणते झटके हे मूत्र पुरुष वगैरे काहीची पंचायत नाही लग्न परसाकडला जायची गरज नाही कारण तही जसं तत्व झालं की सपलच अशा काही घटना विशिष्ट प्रकारच्या आहेत आणि त्या देवांच्या खुण्याकरता आहेत या तंत्राप्रमाणे <coughs> जेव्हा देवी पार्वती आणि शंकर नाना प्रकारचे वर एकमेकाला देतात लग्न करतात कालांतराने त्यांना मुलगा होतो तो, तो उमांग मलज म्हणून प्रसिद्धीला येतो याची ये कथा काल साधारण सांगितली जो मारला गेला तो उमांग मलज देवी पार्वतीला वरधान होतो। कि तुला तुझ्या अंगाचा म सर्व पूज्य राजाला जेव्हा गुरुनी सांगितलं की देवाचं निर्माल्य त्या मंदिरामध्ये पसरून ठेव तेव्हा देव जरी त्याला प्रत्यक्ष चरणस्पर्श झाला नाही तरी त्या निर्माण लावून फिरले, आणि देवाचं देवत्व नष्ट झालं त्यांची स्वर्गमशक्ती नष्ट झाली पूजा केल्यानंतर जेव्हा उडता येईना तेव्हा सगळ्यांनी विचार केला काय झालं असेल हे असं का झालं गतीखंडन का झाले म्हणून या राजानी हा उपद्व्याप केला हे कळलं आणि त्या राजाला सांगितलं राजन स्वार्थ बुद्धीने तू भलतच काहीतरी करून बसलास आम्हाला स्वर्गात जाण्याची सोय काय अर्धवट ज्ञान असलं म्हणजे किती घोटाळा होतो याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे याने गुरुला विचारलं होतं मला देवाचं दर्शन होण्याकरता काय करू नाही तिथे निर्माण पसरून ठेवू न पसरून ठेवलं आता देवांची गती थांबली त्यांना उडाय करता काय करायचं हे रुन्हा व्हायचं काय करायचं याने पुनश्च गुरु महाराजांचे पाय धरले महाराज अशी एक दुसरी समस्या निर्माण झाली आता काय करू राजन घाबरायचं काही कारण नाही परमात्माच पूजेच जे निर्माल्य निघत ते प्रत्येक देवाला थोडं थोडं जाईल आणि त्यांना सांग की हे मस्तकावर धारण करा म्हणजे तुमच्याकडून झालेला प्रमाद त्या निर्माल्याचा अजांता झालेला अपराध हा भगवान क्षमा करतील आणि तुम्हाला तुमची गती प्राप्त होईल त्या तंत्राप्रमाणे जेव्हा देवांना देवांची गती प्राप्त झाली तेव्हा सगळे देव राजाला म्हणतात आमचं दर्शन व्यर्थ जात नाही आता तू काहीतरी वरदान माग या राजाने सांगितलं आपण जर देणारच असा तर भगवान गणेशाची मला पूर्ण भक्ती असावी देवानी सांगितलं ते आमच्या हातात काय राजा करता त्या सगळ्या देवांनी प्रार्थना केली की कि दया आम्ही ते याला बोलून बसलो काय पाहिजे ते माग हा तर मागतो आपली भक्ती आपणच देऊ शकता आमच्यामध्ये काय ताकद आहे ती देण्याची म्हणून या राजावर कृपा करा आणि त्याच्या करता देवांच्या शिफारशीन राजाला प्रभू दर्शन झालं निर्माल्यामध्ये पूजेच सगळं फळ असतो जे काही पूजा करण्याचं पुण्य मिळालं असेल ते निर्माल्य योग्य भूमीवर टाकल्या गेलं त्याला कुणाचा पायाचा स्पर्श होणार नाही अशी दक्षता घेतली आपला पाय त्याच्यावर पडायचा नाही अशी दक्षता घेतली तर पूजा केल्याचं फळ मिळत असत काढलं देवावर निर्माल्य कुठेही फेकलं त्याच्यावर चालले आपण चाललो सगळ्या पूजेचा सत्यात पडत नाही म्हणून <coughs> निर्माल्याची अतिशय अदब राखली पाहिजे शुद्ध भूमीवर व्यवस्थित ठेवलं पाहिजे कुठेतरी गंगा प्रवाहा मध्ये नेऊन सोडलं पाहिजे म्हणजे <coughs> पूजेच <coughs> फळ मिळतो या राजाला कांतरानी देवगुरु ब्रहस्पतीचा वर मिळाला की तुझं मस्तक सर्व पूज्य होईल काय काय मजा असते एक एक त्यांनी ब्रहस्पतीची पूजा केली आणि त्यांच्या पायावर आपलं डोकं ठेवलं ते प्रसन्न झालं त्यांनी याला वरदान दिलं की तुझं डोकं सर्व पूज्य काही दिवसानंतर हा झप करत बसला आहे आणि मार्शी अगस्ती तिथून चालले आहेत त्यांनी याच्याकडे पाहिलं नुसतं झुलतो उठत नाही हलत नाही ढोलत नाही काही सामान्य नियम असतात आणि काही असामान्य नियम असतात हे सामान्य नियमापेक्षा हे असामान्य नियम महत्वाचे असतात काही वेळेला कुठे पोथी पुराण प्रवचन कीर्तन काही चाललं असेल आपण काही वाचत असो काही जप करत असो काही पूजा करत असो आगौ बोलायचं नाही वाग्यता मऊन होऊनच सगळं करायचं परंतु घरात बायकोला बोलायचं नाही याचा अर्थ कोणी महत्वाचा माणूस आला तर त्याला बोलायचं नाही असा नाही आणि उगीच गप्पा करत बसायचं आणि पूजा करायचं असाही त्याचा अर्थ नाही जप करत असताना बोलायचं नाही उठायचं नाही सगळं ठीक आहे पण केव्हा त्या योग्यतेचा माणूस येत नाही तोपर्यंत एखाद्या ठिकाणी एखादा कार्यक्रम चालला आहे आणि इथून उठायचं नाही पण समजा एखादे शंकराचार्य आले तर सगळ्या हिंदूंचं कर्तव्य आहे की आधी आचार्य महाराज दिसतील तिथपर्यंत जाणे त्यांना साष्टांग प्रणाम करणे त्यांना आणून त्यांच्या आसनावर बसवणे आणि त्यांनी म्हटलं बसा तर बसणे तोपर्यंत सगळ्यांनी उभं राहणे त्यांच्या तोंडातून जेव्हा निघत बसा तेव्हा मग बसायचं तो पर्यंत आचार्यांच्या समोर कोणी बसायचं नाही ही भारतीय परंपरा आहे मरि अगस्तींचा अपमान झाल्यासारखा अगस्तीला वाटला अगस्तींनी सांगितलं हत्तीसारखा झुलतोस हत्ती होऊन जा एक जन वरदान देतो तुझं मस्तक सर्व पूज्य होईल दुसरा शाप देतो तुझ तू हत्ती होशील राजाने सांगितलं जसं दैव आहे तसं होणारच एकाचा वर आहे एकाचा शाप आहे याच्यातून काही चांगलं निघणारच असेल कालांतराने हा राजा संपला आणि दुसऱ्या जन्मामध्ये गजासुर म्हणून प्रगट झाला त्या मागच्या जन्माच पुण्य साठवून जवळ असल्यामुळं या जन्मामध्ये जेव्हा हा उमांग मलज मारला जातो तेव्हा याच मस्तक अप्सरा गायब करतात येऊन जातात आणि मस्तक नसल्यामुळं आज्ञा सुटत कि जो कोणी पहिला दिसेल त्याचं मस्तक घेऊन ये आणि या दैत्याचं मस्तक शंकराच्या हाताने कापल्या जात आणि ते मस्तक त्या ठिकाणी ते वरदान मागचा असल्यामुळं आत्ता या उमांग मलजाच्या शरीरावर बसवल्या जात किती भांगडी असतात एक कथा पूर्ण होण्याकरता आणि किती ठिकाणचे किती प्रसंग त्याच्यात गुंतलेले असतात त्या सगळ्यांच्या वचनाच पूर्ती करण्याकरता देवी पार्वतीच्या मळाला सर्व पूजत्व येण्याकरता ब्रहस्पतीच्या वचनाला महत्व येण्याकरता अगस्तीच वचन पूर्ण होण्याकरता या वेळेला परमात्माला हा एक विचित्र अवतार धारण करावा लागला ते मस्तक आणून त्याच्यावर बसवल्यानंतर सगळ्यांनी आपली ताकद वापरून पाहिली पण काही फायदा झाला नाही ब्रम्माजी महाराज स्वतःच्या ब्रम्ह त्याला उठवू शकले नाही जगदंबा आपल्या शाक्त तेजानी त्याला उठवू शकली नाही परमात्मा सूर्य त्याला उठवू शकले नाही भगवान विष्णू भगवान शंकर त्याला उठवू शकले नाही तेव्हा सगळ्यांनी मिळून एका जागी बसून त्या मस्तकामध्ये ओंकाराचं आव्हान केलं आणि ते मस्तक सजीव झालो तो पुतळा सजीव झाला आणि जे सजीव झाले त्याच्यात ओंकार तत्व बसलो त्यामुळं ते सजीव झालं म्हणून ओंकार तत्व सर्व पूज्य सर्व कोणी नाही हे या कथेच सार आहे हे शिव पार्वतीच्या जन्मापर्यंत राहणारा अवतार आहे जो पर्यंत शंकर पार्वती आहेत कैलासात तो पर्यंत हे गणेश स्थान कैलासामध्ये आहे जितके कोणी सामान्य गणेश भक्त आहेत गणेशाला पंचेश्वरामधला एक ईश्वर समजणारे आहेत गणेशाकडून काहीतरी अपेक्षा धारण करणारे आहेत हे सगळे गणेश भक्त या गणपती लोकांमध्ये जातात याला महागणपती लोक म्हणतात इथे खूप काही कुमुद सुंदर इत्यादी काही गण सांगितलेले आहेत हे मोद प्रमोद वगैरे जे स्वानंदाचे गण आहेत त्यांचा इथे काही संबंध नाही हे दहा योजन लांबरुंद असे एक कैलासामध्ये स्वतंत्र स्थान आहे इथे सगळे गणपती भक्त सकाम भक्त जातात पुनश्च एकदा इथे भारतात तिथलं पुण्य संपलं म्हणजे जन्माला येतात शुद्ध गाणपत्य होतात आणि मग परमात्मा गणेशाच्या कृपेनं स्वानंदाचे अधिकारी होतात अशी ही कथा महागणपतीची निरनिळ्या पद्धतीनं समजावून सांगितली या अवताराला महागणपती असं म्हणत असतात मंत्रशास्त्रामध्ये या अवताराचं फार महत्त्व आहे कारण शंकर आदी दे आदी गुरु आहेत शंकरापासून पुष्कळ मंत्र शास्त्र निर्माण झालं आहे बहुसंख्य सगळे तंत्र शिवपार्वती संवादातून निर्माण झाले आहेत साबरी तंत्र डामरी तंत्र कात्यायनी तंत्र माहेश्वरी इत्या तंत्र इत्यादी अनेक तंत्र आहेत आणि हे बहुसंख्य तंत्र काही छापलेले आहेत काही न छापलेले आहेत फारच अप्रतिम आहेत एकापेक्षा एक, एक बळीत आणि ते सगळे तंत्र भगवान शंकर दैविक पार्वतीला सांगतात आणि दैविक पार्वती नाना प्रकारचे प्रश्न विचारून शंकराकडून हे तंत्रशास्त्र सगळं निर्माण करून घेते या तंत्रशास्त्रात या तंत्राच्या माध्यमातून मंत्र तयार होतात मंत्राच्या माध्यमातून यंत्र तयार होत या प्रत्येक यंत्रामध्ये कोणीही देवाचं कोणत्याही तऱ्हेचं यंत्राचं त्या यंत्रामध्ये एक बिंदू असतो आणि हा बिंदू त्या यंत्रात आहे म्हणून ते यंत्र फळ देतो आणि यंत्रा देतो। यंत्रा त्या यंत्राला सिद्धी मिळते कारण बिंदू रूप गणेश जिथे कुठे बिंदू असेल तिथे गणेश आहे म्हणून समजायचं म्हणून प्रत्येक यंत्रामध्ये बिंदू असतो आणि त्या बिंदू भगवान गणेश राहतात म्हणून सगळ्यात यंत्राला सिद्धी मिळते अशा यंत्रामध्ये श्री यंत्र सर्वोपरी श्रेष्ठ यंत्र समजल्या जातो आणि या श्रीयंत्रामध्ये नऊ कोटी देवता आप आपल्या वैभवाने राहतात आणि मध्यभागी भगवान गणेश राहतो त्याच्यामुळे त्या कामेश्वरीला अतिशय महत्व येतो आणि ती जगजननी सर्व प्रकारच्या इच्छा सगळ्यांच्या पूर्ण करते चुकून जरी हे यंत्र घरी असलं तरी दारिद्र्य येत नाही मुद्दाम ठेवलं आणि त्याची पूजा केली तर येत नाही हे तर पण सहदासहदी तरी हे यंत्र माहीत नसताना घरी असलं तरी भयंकर फायदा देतो याचा प्रचार आम्ही या मुंबईला गेल्यापासून पंधरा वर्षात शिकार झाला हजारो श्रीयंत्र खपले असतील आणि त्याच्यापैकी कित्येकांना त्याचं प्रत्यक्ष फळ मिळालं असे अनेक लोक सामर्थ्य सा संपन्न झालंय संपन्न झाले आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून माझं आमन चमन चाललंय आमच्या इथं टोले चक श्रीयंत्र असं पाण्यासारखं आहे सगळं कधीतरी या नुसते गप्पा ऐकून नाही चालत एकदा येऊन देवघर पा कस असत कस देव काय असतात पूजा करण्याची पद्धत काय असते हे एकदा प्रत्यक्ष डोळ्यांनी पा म्हणजे मग समजत आणि ते करतो म्हणून बडबड करतो उभीच बडबड करत नाही आधी काहीतरी स्वतः करतो नंतर बोलतो या श्रीयंत्राच्या माध्यमातून हे सगळं मिळतो चोवीसा तास दिवा चालत असतो सोबित चांगल्या चांगल्याच्या घरी चा नाही अच्छे खानच्या घरी ते आमच्या घरी खायला मिळतं प्यायला मिळत आणि मजेत चालतं मजेत काही अडचण नाही आजच्या काळात ज्या काळामध्ये सगळीचकडे सुमत्ता होती त्या काळात तर आमच्या इथे काजू किशमिशीचे पिपे होते पिपे हे पोरं सोरं सगळे आम्हाला फारका बदामचे गुरुजी म्हणून ओळखतात पण आता काय सगळा सगळा तरी परंतु अद्याप अजिबातच काही आटलं असं म्हणायचं काही काम नाही आणि हे सगळं त्या श्री श्रीयंत्राच्या कृपेनं त्या मंदार गणेशाच्या कृपेनं चालतो अस हे मंत्र शास्त्राचं एक रहस्य या अवतारामध्ये विशेष सांगण्यामध्ये आलं कधीतरी परमात्मा शंकराकडून आपलं मस्तक तुटल याचा संताप ही त्यांच्या डोक्यात ते जन्माला येण्याच्या जेव्हा उमांग मला होते तेव्हा होता म्हणून ते शंकराला मारण्या करता गे असताना सगळ्यांनी प्रार्थना केली की असा उप करू नका त्यावेळेला त्या, त्या शंकराच्या मस्तकावर त्यांनी नारिकेल फोडल नारिकेल प्रहारण केलं या नारिकेला पुण्याच्या आवाजाने गणेश मोठे प्रसन्न होतात नुसता नारळ ठेवण्यापेक्षा फोडणं अर्थात ती त्या त्या देवस्थानच्या पद्धतीप्रमाणे काय असेल ते करणे नाही तर उद्या दुसरंच पंचायत व्हायची समोरच गुरव बसलाय हे म्हणायचं हे काय नसलेली पिढा आमच्या इथे नारळ ठेवण्याची पद्धत आहे तुम्ही जर फोडण्याचं सांगाल तर लोक काय म्हणतील असं आम्हाला कुठले काही रीती भीती काही मोडाय बिडायचं असं काही नाही परंतु नारिकेला प्रहळ हे महत्वाचं आहे अर्थात त्यांना नारळाचे पैसे देऊन टाकावेत आणि त्यांनी प्रसाद म्हणून दिल्यानंतर तुम्ही गुजार फोडत बसावं हो मग ते काही म्हणणार नाही परंतु त्यांचे पात्रुपये बुडवण्यात मला काय छानपणा आणि मी ती पंचायत करावी म्हणून त्या त्या मंदिराप्रमाणे त्या त्या ठिकाणी जी पद्धत चालली असेल त्या पद्धतीनं वागावं परंतु गणेशासमोर नारखेल याच एक फार मोठं पुण्य सांगितलेलं आहे जसं कान पिळून नमस्कार करण्याला अति महत्व आहे असं नारळ फोडण्याला अति महत्व आहे शेदूर लावण्याला आहेच आहे हे अगदीच पहिलं पथ्य आहे की शेदूर न लावता जर काही कोणतंही गणेशाचं कार्य केलं तरी काही फळ मिळायचं नाही म्हणून यो माझी माझी कृपा लागत असे आणि सेंदूर न लावता बसला असे तर माझी कृपा तर मिळणार नाहीच पण मी त्याला नाना प्रकारचे विघ्न निर्माण करी त्रास देई आणि त्याला माझ अर्चन माझं पूजन सफल होणार नाही असं भगवान गणेश आपल्या मुखानी सांगतात म्हणून ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी प्रचलित आहेत त्या आपल्यापेक्षा आपल्या पूर्वजांना खूप चांगल्या कळत होत्या भगवान व्यासा इतकं कुणालाही चांगलं कळलं नाही आणि त्यांनी जी गोष्ट करू नाही म्हटलं ती करू नाही जी करावी म्हटलं ती करावी हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं हो। सगळं एकाच ईश्वरानं निर्माण केलं तुला कळतं इतकं व्यासाला कळत नव्हतं ना का। मग त्यांनी काही गोष्टीचा निषेध केला काही गोष्टी मुद्दाम सांगितल्या त्या का म्हणून व्यासप्रणीतम आरसम भगवान व्यास म्हणतील ते खरं आणि मुका त्यांनी ऐकावं त्याच्यावर आपलं मत तर्कोतर्क काही चालवायचे नाहीत हे या उमांग मला कथेतून पाहायला मिळतो अशी एक सर्व संपन्न असणारी भगवताची मूर्ती त्या कैलास पर्वतावर राहते आणि त्याला महागणपती लोक असे म्हणत असतात इतका विचार या चतुर्थ खंडाचा करून हा चतुर्थ खंड संपतो आणि पाचव्या खंडाची सुरुवात होत पहिल्या खंडापासून असात सात सम आणि नेते अशा चार गोष्टी गणेशाच्या रूपाच्या पहिल्या खंडा खंडा खंडा खंडात दुसऱ्या खंडात तिसऱ्या खंडात चौथ्या खंडात सांगितले याच जास्त स्पष्टीकरण करण्याकरता पाचव्या खंडामध्ये हाच गणेश शक्ती स्वरूपानी कसा नटलाय या शक्तीला असत ब्रह्म म्हणत असतात सहाव्या खंडामध्ये हाच गणेश सूर्य स्वरूपामध्ये कसा नटला आहे सूर्याला सतस्वरूप म्हणत असतात हाच गणेश सातव्या खंडामध्ये विष्णू स्वरूपानी कसा नटला विष्णूला आनंद म्हणतात याला सम आनंद ब्रह्म असं म्हणतात आणि भगवान शंकर आठव्या खंडामध्ये कसे आहेत याच वर्णन केलं आहे म्हणून पाच सहा सात आठ हे शक्ती सूर्य विष्णु आणि शिव या चौघांचे खंड आहेत याच्यामध्ये या चौघांचं विशेष वर्णन आलेले आहे आणि यांच्या यांच्या भक्ताला भगवान या वेशामध्ये दिसलेले आहेत त्यामुळं काही शाक्त जगदंबेच्या कृपेने गाणपत्य झाले काही सौर भगवान सूर्याच्या कृपेनं लागलीच गानपत्य झाले काही वैष्णव विष्णूच्या कृपेनं गानपत्य झाले आणि काही शैव शिवाच्या कृपेनं गाणपत्य झाले या पोथीतल्या गोष्टी आहेत पण ह्या सगळ्या सत्य आहेत आज प्रत्यक्ष अनुभवाला मिळतात आत्ता ज्या काही चालू असतील आणि आपल्या जवळ असतील त्या सांगण्याला जास्त महत्व असत कारण त्या सत्यकथा का असतात इथे जवळच माळेगाव आहे सगळ्यांना माहित आहे इथे बसलेल्या लोकांना माहित या माळेगावला आमचा एक जोरदार कार्यक्रम झाला आणि तो सोपान काकाच्या माध्यमातून झाला सोपान काका तावरे हे प्रत्येक चतुर्थीला इथे येतात बहुसंख्य लोकांच्या ओळखीचे आहेत यांच्या खटपटीनं तिथला कार्यक्रम झाला रोज आम्ही त्यावेळा हेरम भाऊच्या घरी मुक्कामाला होतो प्रत्येक जण वाजत गाजत आमच्या मुक्कामावर यायच्या आधी हिरम भाऊ कडे यायचे तिथून मिरवणूक निघायची वाजत गाजत आणि ती, ती सगळ्या गावात फिरून मग त्या विठोबाच्या देवळात यायची नंतर त्या विठोबाची टोलेच्या पूजा व्हायची धनाजी जाधवाच्या बापानी हा विठोबा मांडला धनाजी जाधव महाराष्ट्राचे सरसेनापती होते शिवाजी महाराजांच्या राज्यात सरसेनापती म्हणून राजा राम महाराजांच्या वेळा धनाजी जाधवांचं फार मोठं तंत्र होत यांच्या वडिलांनी मांडलेले तो विठोबा पुढे सरसेनापतीला शोभण्यासारखाच तो विठोबा राहिला याच्या मंदिरात नाही असं काही नाहीच सगळ्या माळेगावची घाण त्या मंदिरात राहिला तिथं डुकरीन जणलेली तिच्या पिल्ल्याला खाण्याकरता कुत्रे टपलेले पाऊस पडतो म्हणून गाढव तिथंच उभा आणि तिथंच आमचं प्रवचन आणि त्याच्याकरता बसलेले काही वारकरी मजेदार दृश्य होतो आम्ही सांगितलं आता आम्हाला आढाऊ बोलायची सवय म्हणजे हे सर सर सेनापतीला शोभण्यासारखंच आहे जसं सैन्यात सगळंच असतं तसं या पांडुरुंगाच्या जवळ सगळंच आहे काही ते डाचलं सगळे श्रीमंत आहेत सगळ्याच्याच घरी द्राक्ष आहेत ऊस आहे त्याच्यामुळे सगळे चिडले सगळ्यांनी भक्कम वर्गणी केली देवळाचा जीर्णोद्धार केला आणि त्याच्यावर कळस बसवायला आम्हाला बोलवलं आणि तेव्हाचं हे कथानक पुढचं सात दिवसामध्ये ज्यांचे आपसात अतिशय मोठे वैर होते ते एकमेकाच्या समोर आले आणि तिथे अखंड विणा उभा केला त्या वारकरी संप्रदायात फार मजा आहे फार मजा कोणी संप्रदायात काहीतरी चांगल्या गोष्टी खूप आहेत चांगले आहेत ते घ्याव्यात बाकीच्याचा विचार करत बसू नये हे विण्याचं असं एक अजब शास्त्र आहे ज्याच्या कुणाच्या गळ्यामध्ये विणा असतो तो दुसऱ्यातही घ्यायच्या वेळा अधिक त्याच्या पाया पडलं पाहिजे आणि त्याच्या पाया पडून त्याच्या गळ्यातला विणा काढून त्याने याच्या गळ्यात घेतला पाहिजे आणि याच्या गळ्यात घातला की त्याने याच्या पाया पडलं पाहिजे ही त्या वारकरी संप्रदायाची पद्धत आहे आता हे कधीच एकमेकाला न बोलणारे असे नग आधी सगळे नेमल्यामुळं यांना तिथे झक मारून ते बिना घेताना त्याच्या पाय पडावं लागेल ते त्याचे सगळ्यांना हे मी अजबच झालं आणि सगळेच जण हस आहेत आता ती पद्धतच पडली मग लागलीच फोटो काढले जायचे त्याच्यामुळं नाही हो म्हणायला काही सोय नाही तिथं मला जितका पैसा मिळाला नाही तितका त्या फोटोग्राफरला मिळाला आणि सगळेजण आपापल्या पोरी चोरी जावई बोलावून घेऊन आले आणि मोठ्या उल्हासनं जितके काही घरात चांदीचे भांडे आहेत त्या सगळ्याच माळेगाव मध्ये प्रदर्शन कारण त्यानं जर पन्नास भांडे काढले तर <laughs> काही माज नाहीत का म्हणून यानं शंभर काढले असं ते चढावण झाली आणि त्या विठोबाच्या जन्मात त्यानं कधी पाहिलं नाही इतकं सगळं संवाद केलो मधई सव्वा किलो तुपही सव्वा किलो दुधही सव्वा किलो परस्पर यायचं माझं काय चाललं मी आपला मंत्र म्हणत राहायचा लोक होतच राहायचे मूर्ती काळी शार झाली मजेदार झाली आणि हे सगळं होता होता होता नेमकं या सोपान काकाला दिवसच उरला नाही <laughs> आणि सोपान काका उरले आता मी सगळी खटपट केली आणि मला दिवस नाही त्यामुळे त्याच काही कारण असलंच की नाही ज्या तुम्हाला दिवस मिळाला नाही तुम्हीच लोक निवडून काढले आम्हाला काही कोणाची ओळख नव्हती पाळत नव्हती आणि तुम्ही आता आठवड्याचे दिवसच जर सात इथं सप्ताहच करायचं ठरलंय आता मी आठवी पूजा कशी काय कशी सांगणार नाही दिवस आठवा ते करणार काय आणि मग कस काय करायचं तुम्ही आता मोरगावला चला इथे याच्यापेक्षा मोठा बसला आणि तिथे मोळखा आपण काही जमलं तर जमलं आणि तो एक नग इतक्यातून सगळ्यातून मिळाला बाकी माळेगावला हजारो ओळखीचे झाले आणि सगळे बाजूला पडले एक सोपान काका टिकला का अद्याप टिकलाय काही फरक पडलेला नाही हे विष्णू भक्ती परिपूर्ण झाली म्हणजे गणेश भक्ती कशी लागते याचं हे प्रत्यक्ष प्रमाण आहे ज्यांच्या घरी पंढरपूरच्या वाऱ्या होत्या ज्याच्या घरातच विठोबाची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घरातच आहे आता ते गणपतीचे भक्त झाल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात अशा नसते घरातले ते हब असे पडू द्यायचे असेल त्यांची पूजा व्हायलाच पाहिजे परंतु तो माणूस आज दोन्ही चतुर्थ्या करून दोन्ही चतुर्थीला इथे येतात दर्शन घेतात इथे अभिषेक पूजा करतात आणि इथून जातात हे एक माणूस त्याच्यातला फक्त सापडला म्हणजे आजच्या काळात हे घडत असेल चमत्कार वाटण्यासारखं काय आज जे काही घडतात ते उदाहरण चटकत जागावीत म्हणजे ते लोकांना पटत म्हणून काल या काकडे बोल दाखवलो तुम्हाला फार कामी पडणार आता आणि आता मला कुठेही ना हे मोर गावात झालो आणि आता त्याच्यामुळे त्या नगरभैरवाची सत्ता निश्चित आहे हे पक्क झालं ज्याच्या नशिबात असेल त्यालाच ऐकायला मिळेल ऐकायचं ठरलं असलं तरी त्याची इच्छा नसेल तर नाही काम कोणतं पडलो, कारण काय झालं हा प्रकार दुसरा परंतु त्यांचं डोकं वेळेवर दुखावं त्यांना चक्रा या काही गरज आहे का, का। राहिलो प्रत्यक्ष आला आणि ते बसू शकले नाहीत हे तर सिद्ध म्हणजे कोणाला उगीच बडबड चालली आहे तर आपल्याला जाऊन ऐकायला काय हरकत नाही त्याची इच्छा तरच ऐकता येईल नाही तर नाही ऐकता येत हे आपोआप सिद्ध आहे आपोआप या दोघांनी खटपट केल्यामुळं एक जन त्याच्यातलं नाही त्याला मध्येच कोणतं तरी विघ्न आलं नाही बसता आलं नाही बसता आलं एकाग्रस्तान या हट्टा करता आम्हाला गिरगावून त्या गणपती पुळ्याला नेलं खर्च करून आमच्या बरोबर चंदन आणि चवाथे हे दोघं जण होते आमचा मोरू होता आणि त्यानं आम्हाला मुद्दाम नेला आम्ही सहा जण गेलो गेल्यानंतर त्यांचं तिथे सासूरवाडी त्यामुळं तें त्यांनी सासूरवाडीकडे नेलो आम्ही तिथे रात्री दूध बीध पिलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे स्नान करून त्या मंदिरात जाण्याकरता निघालो जावाई सासूला बोलवायला गेला सासूनच जावाला म्हणून चहा केला एक कप तिनं हातात घेतला एक याला दिला दोघ दोन खुर्च्यावर बसले आणि सासू जी हातात कप घेऊन बसली ते बसलीच ते संपलीच आणि तो सांगायला आला का मग सासू नेली गेली कशाने म्हणून मला चहा देता देतात नाही आता मी आता तुला नाही घेता येणार आता तुझ्या समोर हे घडल्यानंतर त्या बाईची सगळी व्यवस्था होईपर्यंत तिथं तुला राहणं प्राप्त आहे mm. त्याच्यामुळं त्यानं खर्च करून नेलेला तो ऐकायला बसू शकला नाही या सगळ्या त्यानंतर विचारला आपलं काय म्हणून आपलं कोण मेल मी रिकाम आहोत तुम्ही रिकाम्या तुम्हाला काही द्यायचं नाही मला काही घ्यायचं नाही आणि ते ऐकायचंच असं लंबोदराला तर कोण नको म्हणताय तर आमचं मोरू त्याच्यात उपद्व्यापी मी काय करू म्हणून फक्त या खिडकीत बसून समुद्राकडे पाहा तिकडे जाऊ नको पाण्यात कारण ते अगदी समुद्र फार लागून आहे आणि हा उपद्रव मला मना था। था मला म्हणला आता पाच तास वाचायचा आहे म्हणजे त्यानं मला पैसे खर्चून नेऊन सुद्धा त्याला ऐकता आलं नाही ते नाही आणि आजपर्यंत ऐकता आलं नाही ते नाही हे केवढा चमत्कार आहे आणि या पारल्याचा डाटर बायको सुद्धा नियमित चार महिने येतो आणि रोज ऐकून पारल्याला जातो म्हणजे ज्याच्या नशिबात आहे त्याला भगवान असं सहाय्य करतो आणि ज्याच्या नाही त्याला नाही तर नाहीच नाही हे नाही नाही नाही नाही नाही ताजा कथा सत्य कथा आणि त्या सांगण्यामध्ये जास्त मतलब आहे म्हणजे पुराण दैवात असलं तरच होतय नाही तर होत हे सिद्ध आहे असं या महागणपतीच्या चरित्रामध्ये सांगण्यात आलं यानंतर पंचमखंडाकडे ते वळतात या, या पंचमखंडामध्ये शक्ती ब्रह्माचं विशेष वर्णन केलं आणि त्या माध्यमातून हा खंड सांगितला सगळ्यात घोड खंड आहे या खंडामध्ये शमी मंदार दुर्वा यांचे चरित्र आहे ते गणेशाला का आवडतात गणेशाला तुळशी का वाहू नये याची कथा याच खंडामध्ये आहे तुळशी अत्यंत पवित्र अशी एक देवता आहे औषधीच्या बाबतीत तर तिला काही अंत नाही इतके तिचं महत्व आहे पण गणेशाला नको म्हटलं की नको बस खरास अर्थात गणपत्यांनी तिचा अपमान करावा असं नाही त्यांच्या घरात तुळशीच जाण नसावं असा नाही पण त्यांनी गणेशाला व्हायचा नाही म्हणजे व्हायचा नाही खास ही कथा याच खंडामध्ये गुरु कसा करावा गुरु असावा कसा आणि गुरु मंत्र घ्यावा कसा ही सगळी दीक्षा याच खंडामध्ये सांगितलेली आहे त्यामुळं गुरु मंत्र ग्रहण करण्याशिवाय कोणतंही कार्य होत नाही याच्यावर याचा या खंडामध्ये जास्त विचार केला परंतु शक्तीपर्यंतच आजचा विचार आपल्या संहितेत झाला त्याच्यामुळं उपासना कशी असते पूजा कशी करावी हे सगळं या पंचमखंडात सांगितलं आहे पूजा दोन प्रकारची असते एक साधार पूजा आणि एक निराधार पूजा या साधार पूजेचे दोन प्रकार असतात आणि निराधार पूजेचेही दोन प्रकार असतात म्हणजे पूजा दोन प्रकारच्या आणि त्याचे प्रकार दोन दोन अशा तंत्रात पूजा करण्याची पद्धत आहे ज्या कुण्या देवावर श्रद्धा असेल त्याची कोणती तरी गोजीरवाणी मूर्ती आपल्या घरामध्ये शोभण्यासारखी आणि सर्व उपचार वाहता येण्यासारखी एक भक्कम असावी मग बाकीचे काही लहान सहान देव असतील जुने सगळे फेकून द्यावे असं म्हणण्याचा मतलब नाही पण आधीही काहीतरी असू नये देवाचा पण असतात काही जणांच्या घरी त्याला काय इलाज आहे इतरांचं सोडून द्या माझ्याच घरी होते आमच्या आईजवळ बारा कृष्ण होते एकदा एक दादा एक हे परतच घेत असे पूजेला लहान सहान संत तामनाथ महाबाईचे सणाचे आणि ते सहा इकडून ठेवे सहा तिकडून ठेवे आमच्या त्या बहिणीचे लग्न झाल्यावर तिनं सांगितलं दादा एक एक कृष्ण एक एक गणपती दिला पाहिजे तीन तीन न्या बारा आहे ते करायचे काय प्रेम इतके कृष्ण काय करायचे तीन तीन घेऊन जा ते म्हणून तीन तीन काय करायचे आम्हाला एक एक प्र झाला एक एक नियमा किती आहेत पडू नयेत असे हे या ही श्रद्धा नाही हे वेडगळपणा असं काहीतरी असू नये उगीच प्रात भर दे नसलेला ताप पण ते आपोआपच वाढत जाते ते काही मुद्दाम वाढते असं नाही हे उजव्या सोंडेचे गणपती मोठे कडक असते म्हणे खूप व्याप करतात नाही याच सोळं दानग असत म्हणजे दाव्या सोंडेच कसा काय नरम असतो आणि त्याला कसंही वागलं तर कसं काय चालतंय कुणाला माहित पण या उजव्या सोंडे बद्दल लोकांना मोठा थाक आहे आणि तो गणपती कडक असतो असे कडक गणपती आमच्याकडे येतात ज्याला नको असेल ते आपला आमच्याकडे आणून देतो असा विचार करत नाही की त्या ब्राह्मणाचं काय होईल त्याचं काही कोणाला जरूर नाही आपलंच बरं झालं म्हणजे ब्राह्मण मरो राहो काही हो त्याच म्हणून ते सगळे उजव्या चोंडेचे गणपती कडक गणपती आमच्याकडे येतात आणि की नरम होऊन बसतात असे साधारण पंचवीस तीस तरी चांगल्या मूर्ती लोकांना दाखवण्याकरता लाईनशीर बसवल्या स्वच्छ घातून कुतून ठेवल्या आहेत रोज पूजा यांची इतक्याची काही करत नाही परंतु आहे आज आजपर्यंत एक जन बोलला नाही की बायको फार कडक आहे घेऊन जाऊन जागार झाला माझं पाकिट फार कडक आहे घेऊन जा पण गणपती कडक आहे घेऊन जा अरिपती कडक असतो नरम असतो पण काय वेळगळ समजुती आहे भगवान जाणे खुशाल आपल्यावर ते पाच रुपये काहीतरी देतात ती मूर्ती आणून देतात एखादा मातो भावनेच्या भरात तुमच्याकडे पुष्कळ आहे एखादी द्या आम्ही त्याला एखादी देऊन टाकतो दोन चार महिने काहीतरी पूजा करतो तो येतो गणपती आमचा आमच्याकडे त्याला कोणीतरी सांगतंय त्याला काहीतरी होत तो आजारी पडतो म्हणा काहीतरी होतं म्हणा आणि कोणीतरी त्याला विचारतोय तुझ्या उद्भास म्हणायचा गणपती वगैरे आहे मग ते ठेवू नको कडक असते ते देऊन टाक ते पुन्हा आमच्या गणपती दहा पाच रुपये घेऊन आमच्या घरी येत आणि आमच्याकडे आला की मुकाटा नरम बसतो काही गडबड करतो